वाल्मिकांड सर्ग चाळीसावा मारिचं हे योग्य समतोल रावणाला पटले नाही मरण्याची इच्छा असणार औषध काय होणार पथ्याचे आणि हिताचे बोलणाऱ्या मारीच्याला राक्षसाधीप जणू काळाची प्रेरणा झाल्यामुळे कठोरपणे अयोग्य असे बोला फुलाला बट्टा लावणाऱ्या मारीच्या बुद्धीला न पटण्याजोगी तू मला बोलला ते उ... उखर जमिनीत पेरलेल्या बीजासारखे निष्फळ आहे तुझ्या बोलण्याने माझे मन बदलणे शक्य नाही विशेषतः मूर्ख पापी व शिलाच्या मानव राम पापी शिलाचा मानव रामाशी युद्ध करण्याच्या बाबतीत केवळ एका स्त्रीचे सामान्य बोरणे ऐकून जाने आपले सुहृद राज्य माता पिता टाकले आणि एकदम जो वनात निघून गेला त्याची प्राणप्रिया सीता तर मी युद्धात खराचा प्राण घेणारा म्हणून अवश्य हरण करणारच आणि ती तुझ्या समक्ष मारीचा माझ्या हृदयात याविषयीचा निर्णय होऊन चुकलाय तो बदलणे इंद्राला किंवा सुरा असुराने सुद्धा तुला जर गुणदोष मी विचारला असता मां असे केले तर अपाय होईल की उपाय होईल हे सांग असे म्हटले असले तर तुझे हे बोलणे योग्य होते पण राजा पुढे बोलायचे तर त्याला प्रतिकूल असलेले पण शुभ हित मार्धव ठेवून विधी बोलले पाहिजे पण अपमानपूर्वक जे बोलणे अथवा हितोपदेश तो, तो मान न ठेवता केलेला असल्यामुळे राजा त्याचे स्वागत करणार नाही अत्यंत तेजस्वी ते राजांची पाच रुपये असतात ती म्हणजे अग्नीचे इंद्राचे सोमाचे यमाचे आणि वरुणाचे निशाचरा अग्नीची उष्णता इंद्राचा पराक्रम सोमाचे सौम्यत्व यमाचा दंड आणि वरुणाची प्रसन्नता ही महात्मे राजे धारण करतात म्हणून कोणत्याही अवस्थेत राजा असला तरी तो सदोदित मानाला आणि पूजनाला पात्र असतो पण तू तर धर्माची अवज्ञा करून केवळ मोहाचा आश्रय करून मी अभ्यागत तुझ्याकडे आलो असताना दुष्टपणाने असे कठोर शब्द बोलास राक्षसा गुणदोष मी तुला विचारित नाही किंवा माझ्यात ती क्षमता आहे की नाही हे मी विचारत नाही अतुल पराक्रमी मारीचा, मी जे तुला बोललो ते इतकेच कि या कृत्या तुझे मला सहाय्य व्हावे माझ्या म्हणण्याप्रमाणे सहाय्या करता जे काय करायचे ते आई तू सुवर्ण मृग व्हावेस पांढरे पांढरे ठिपके असलेला त्या रामाच्या आश्रमात सीतेच्या समोर फिरावेस वैदे प्रलोभन उत्पन्न करेल वाटेल तिकडे वाटे जावेस तुला सुवर्णाचा मोह पडणारा असा पाहून विस्मित होऊन मैथिली रामाला त्याला लवकर घेऊन येकूत हे लक्ष्मणा असा रामाच्या सीतेने टोकल्यामुळे गडबडन लक्ष्मण सुद्धा बंधूप्रमाणे रामाच्या पावलावर पाऊल टाकून जाईल काकूतचे लक्ष्मण असा सहज त्या दूर गेला की सहस्त्राक्ष इंद्राप्रमाणे मी वैद्यचे हरण करेन एवढे कार्य करून मग राक्षसा तू इच्छा असेल तिकडे जा सुता मारिचा तुला देईन या कार्याच्या यशाकरता भल्या ग्रामोमाग रेऊन दंड करण्यात येईल युद्ध न करता रामाला फसवून सीता मिळवून मी लंकेला कृत कार्य होऊन तुझ्यासह परत जाईल पण मारीच्या जर तू हे करणार नशील तर येथेच आता मी तुला मारून टाकेन हे कार्य माझ्या बळजोरीने का होईना तुला करावीच लागेल राजाच्या विरुद्ध जाऊन कधीही कुणाला सुख मिळत नसते त्याच्याकडे जाण्यात तुला जीवित विषय शंका आहे पण माझ्या विरुद्ध गेलास तर आताच येथे माझा मृत्यू ठेपलेला आहे आता आताच येथे तुझा मृत्यू ठेपलेला आहे हे बरोबर बुद्धीने लक्षात घेऊन यावेळी जे पथ्य आहे ते तू कर अरण्यकांडाचा चाळीसावा सर्ग समाप्त